अध्याय तिसरा महर्षी च्यवन आणि सुकन्याचे चरित्र आणि शर्यातीचा वंश श्री शुकाचार्य म्हणतात मनुपुत्र राजा शर्याती वेद पारंगत होता त्यांनी अंगिरा ऋषींच्या यज्ञामध्ये दुसऱ्या दिवसाचे कर्म सांगितले होते त्याची एक कमलोचना कमलो सुकन्या नावाची कन्या होती एके दिवशी शर्याती आपल्या कन्येसह वनातून जाता जाता, जाता चवन ऋषींच्या आश्रमात जाऊन पोहोचला सुकन्या आपल्या मैत्रिणींसह वनात फिरत फिरत झाडांचे सौंदर्य पाहत होती एक तिने एका ठिकाणी वारुळाच्या छिद्रातून काजव्या प्रमाणे चमकणाऱ्या दोन ज्योती पाहिल्या दैवगतीमुळे सुकन्याने बालसुलभ स्वभावानुसार एका काट्याने त्या ज्योतींना टोचले त्यामुळे त्यातून भळाभळा रक्त वाहू लागले त्याच वेळी राजा शर्यतीच्या सैनिकांचे मलमूत्र थांबले हे पाहून शर्यतीला अत्यंत आश्चर्य वाटले तो आपल्या सैनिकांना म्हणाला अरे तुम्ही महर्षी जवानांच्या बाबतीत काही अनुचित व्यवहार तर केलेले नाही ना आमच्यापैकी कोणीतरी त्यांच्या आश्रमामध्ये काहीतरी दुष्कृत्य केले असावे तेव्हा घाबरत घाबरत सुकन्या पित्याला म्हणाली माझ्याकडूनच काही चूक घडली आहे अजांत्यपणे मी दोन ज्योतींना काट्याने टोचले आहे आपल्या कन्येचे हे बोलणे ऐकून शर्यती घाबरला त्यांनी स्तुती करून वारुळात असलेल्या च्यवन ऋषींना कसेबसे शांत केली त्यानंतर च्यवनमुनींचे मनोगत जाणून त्यांनी आपली कन्या त्यांना अर्पण केली आणि या संकटातून सुटून प्रसन्न चित्ताने त्यांची संमती घेऊन तो राजधानीकडे परत आला इकडे सुकन्या अतिशय रागीट चवन मुनी पती म्हणून स्वीकारून अत्यंत सावधपणे त्यांचे मनोगत जाणून आणि त्याप्रमाणेच वागून त्यांची सेवा करीत होती त्यांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करीत होती काही काळ गेल्यानंतर त्यांच्या आश्रमामध्ये दोन्ही अश्विनी कुमार आले चवन मुनी त्यांचे यथोचित स्वागत करून म्हटले आपण दोघे जण समर्थ आहात म्हणून मला तरुण्यावस्था प्रदान करा तरुण स्त्रियांना आवडणारे रूप आणि वय मला द्या आपण सोमपान करण्याचे अधिकारी नाहीत हे मी जाणतो तरीसुद्धा यज्ञामध्ये मी आपल्याला सोमरस पानाचा अधिकार मिळवून देईन वैद्य शिरोमणी अश्विनी कुमारांनी महर्षी चवना धन्यवाद देऊन म्हटले ठीक आहे आणि त्यांना सांगितले की हे सिद्धांनी बनवलेले कुंड आहे आपण याच्यामध्ये स्नान करावे चवन मुनीचे शरीर म्हातार पाण्याने व्यापले होते सर्व अंगावर शिरा दिसत होत्या सुरकुत्या पडल्या होत्या आणि केसही पिकल्यामुळे ते अगदी कुरूप दिसत होते आपल्या त्यांना घेऊन अश्विनी त्या कुंडात प्रवेश केला नंतर त्या कुंडातून तीन पुरुष बाहेर आले त्या तिघांच्याही गळ्यात कमळाच्या माळा कानात कुंडले होते त्याने सुंदर वस्त्रे परिधान केलेली होती तिघेही एकसारखेच दिसत होते ते अतिशय सुंदर आणि स्त्रियांना प्रिय वाटतील असे होते साधवी सुंदरी सुकन्येने जेव्हा तिघेही एकसारखेच आणि सूर्याप्रमाणे तेजस्वी आहेत असे पाहिले तेव्हा त्यातून आपल्या पतीला ओळखू न शकल्याने ती अश्विनी कुमारांना शरण गेली तिचे पातिवृत्त पाहून अश्विनी कुमार संतुष्ट झाले त्यांनी तिला तिचा पती दाखवला आणि नंतर चवन आज्ञा घेऊन विमानातून ते स्वर्गाकडे गेले एकदा यज्ञासाठी आमंत्रण देण्याकरिता शर्याती चवन मुनींच्या तिथे त्याने पाहिले की आपल्या सुकन्येजवळ एक सूर्यासारखा तेजस्वी पुरुष बसलेला आहे सुकन्येने त्याच्या चरणानं वंदन केले शर्यातीने तिला आशीर्वाद दिला नाहीच आणि काहीसे नाराज होऊन म्हटले कुलटे हे तू काय केलेस सर्वांना वंदनीय अशा चवनमुनीना तू फसवलेस तू त्यांना म्हातारा आणि समजून सोडून दिलीस आणि एका वाटेने निघालेल्या जाड राहू लागलीस तुझा जन्म तर फार मोठ्या कुळात झाला होता ही उल्टी बुद्धी तुला कशी सुचली तुझे हे वागणे कुणाला कलंक लावणारे आहे तू निर्लज्जपणे झाराची सेवा करू लागलीस आणि अशा रीतीने आपल्या पित्याचा आणि पतीचा वंशांना घोर नरकाकडे घेऊन चालली आहेस राजा शर्यतीने असे म्हटल्यावर पवित्र हास्य करणाऱ्या सुकन्याने स्मितहा्य करीत म्हटले बाबा हे आपले जावळी भृगुनंदन महर्षी चवनच आहे यानंतर तिन आपल्या पित्याला महर्षी चवनाच्या तारुण्य आणि सौंदर्याच्या प्राप्तीचा सर्ववृत्तांत सांगितला तो ऐकून शर्यती आश्चर्यचकित झाला त्याने मोठ्या प्रेमाने आपल्या कन्येला जवळ घेतले महर्षी च्यवनानी वीर शर्यातीकडून सोमयज्ञाचे अनुष्ठान करवले आणि सोमपानाचा अधिकार नसून सुद्धा आपल्या प्रभावाने अश्विनी सोमपान करवले शीघ्रकोपी इंद्राने हे सहन न होऊन शर्यतीला मारण्यासाठी वज्र उचलले महर्षी चवनाने वज्र घेतलेला त्याचा हात तिथेच थांबवला तेव्हा सर्व देवांनी अश्विनी कुमारांना सोमाचा भाग देण्याचे मान्य केली, वैद्य असल्याकारणाने त्यांनी अगोदर अश्विनी कुमारांना सोमपानापासून बहिष्कृत केले होते परिक्षिता शर्यतीला उत्तान बर्ही आणि भूरीशेण असे तीन पुत्र होते आनर्तापासून रेवत झाला महाराज रेवताने समुद्राच्या आत कुशस्थली नावाचे एक नगरी वसवली होती तिथेच राहून तो आनर्त इत्यादी देशांवर राज्य करीत होता त्याला शंभर श्रेष्ठ पुत्र होते त्यापैकी सर्वात थोरला ककुदमी ककुदमी आपली कन्या रेवतीला घेऊन तिच्यासाठी वर विचारण्याच्या उद्देशाने ब्रम्हदेवाकड़ रजतमरहित ब्रम्हलोकात गेला ब्रम्हलोकामध्ये गाणे चालू असल्याने विचारण्यासाठी संधी न मिळाल्याने तो काही काळ तिथेच थांबला त्यानंतर ब्रह्मदेवांना नमस्कार करून त्याने आपल्या येण्याचा सा उद्देश सांगितला त्याचे म्हणणे ऐकून भगवान ब्रह्मदेव त्याला हसून म्हणाल राजा तू आपल्या मनात ज्या लोकांविषयी विचार केला होतास तर्वजण किव्हाच काळाच्या पडद्याआड गेलिआहे आता त्यांचे मुलगे नातू पण तू, तू इतकोतांची नावे सुद्धा शिल्लक नाही मध्यंतरीच्या काळात सत्तावीस युगांचा काळ निघून गेला आह म्हणून तू जा या यावेळी भगवान नारायणांच अंशावतार महाबली बलराम पृथ्वीवर विद्यमान आहे। राजा त्याच नररत्नाला हन्यारत्न तू समर्पित कर ज्यांचे नाम लिला इत्यादींचे श्रवण कीर्तन अतिशय पवित्र आह त प्राण्यांचे जीवन सर्वस्व भगवान पृथ्वीवरील भार उतरवण्यासाठी आपल्या अंशाने अवतीर्ण झाल आह फकुदमीन ब्रम्हदेवांची ही आज्ञा घेऊन त्यांच्या चरणानं वंदन कलि आणि तो आपल्या नगरीला निघून गेला यक्षांच्या भीतीने त्यांच्या वंशजांनी ती नगरी सोडली होती आणि ते इकडे तिकडे कुठेतरी निवास करीत होते ककुदमीने आपली सर्वांग सुंदर कन्या बलशाली बलरामांना देऊन तो तपश्चर्या करण्यासाठी श्री नारायणांच्या बदरिकाश्रमामध्ये निघून गेला अध्या तिसरा समाप्त